मार्काने लिहिलेले शुभवर्तमान मार्क अध्याय एक देवाचा पुत्र येशु ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरुवात यश या संदेशाच्या पुस्तकात असे लिहिले आहे ऐका मी माझा दूताला तुझ्याकडे पाठवीत आहे तो तुझ्यासाठी मार्ग तयार करेल तेथे राहणार एक व्यक्ती सांगत होती प्रभू साठी मार्ग तयार करा त्याच्यासाठी वाटा सरळ करा मग बाप्तिस्मा करणारा योहान आला व रानात लोकांचे बाप्तिस्मे करू लागला लोकांना त्याने सांगितले की जर त्यांना त्यांचे अंत करणे बदलायची असतील तर त्यांनी पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे मग त्यांच्या पापाची क्षमा केली जाईल यहुदिया व यरुश्लेम येथील सर्व लोक योहना कडे आले त्यांनी आपली पापे कबूल केल्यावर त्याने त्यांचा योहान उंटाच्या केसांपासून केलेली वस्त्रे वापर त्याच्या कमरेला कातड्याचा पट्टा होता आणि तो टोळ व रानमत खात असे योहनाने लोकांना हा संदेश माझ्यापेक्षा ही महान असा कोणी एक येत आहे तो माझ्यानंतर येत आहे मी त्याच्या वाहनांचा बंद सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करी त्यावेळी येशू गालिलातील नासऱ्यातून जिथे योहान होता त्या ठिकाणी आला यादे नदीत योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला येशू पाण्यातून वर येत असता त्याने आकाश उघडलेले पाहिले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरा संतुष्ट आहे नंतर आत्म्याने येशूला एकट्याला रानात पाठविले येशू रानात चाळीस दिवस होता तो तेथे हिंस्र प्राण्यान बरोबर होता तो तेथे असता शेतांच्या मोह पाडून त्याची परीक्षा बघत होता पण दूध येऊन त्याची सेवा करीत होते यानंतर योहनाला तुरुंगात टाकण्यात आले येशू गालीलास गेला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने सांगितली येशू म्हणाला आता योग्य वेळ आली आहे देवाचे राज्य जवळ आले आहे पश्चात ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा येशू गालिलाच्या सरोवराजवळून जात होता तेव्हा त्याने शिमोन व शिमोनाचा भाऊ आंद्रिया याला सरोवरात जाळे टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते येशू त्यांना म्हणाला माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हाला मानसे धरणारे करीन मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्या मागे चालू लागले आणि तो थोडा पुढे गेल्यावर त्याला जगदीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे दिसले ते त्यांच्या नावेत होते व आपली जाळी तयार करीत होते त्याने लगेच त्यांना हाक मारली मग त्यांनी आपले वडील जब्दी व नोकर साकर यांना नावे सोडले आणि ते त्याच्या मागे गेले येशू व त्याचे शिष्य कफर्न गेले लगेच येणाऱ्या शब्द दिवशी येशू सभास्थानात गेला आणि लोकांना त्याने शिकविले त्याच्या शिकवणीने ते चकित झाले कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवित नव्हता तर त्याला अधिकार असल्यासारखा शिकवित होता त्यांच्या सभास्थानात एक भूतबाधा झालेला मनुष्य होता तो एकदम मोठ्याने ओरडला आणि म्हणाला आमची का तू आम कराया चला तू को देवाच पवित्र सातु आतिकारनी ने मंटले शांत रहा व याच्यातून निघ नंतर अशुद्ध आत्म्याने त्याला पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर गेला आणि लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले इथे काय चालले आहे हा मनुष्य काहीतरी नवीन शिकवित आहे आणि तो अधिकाराने शिकवित आहे तो दुष्ट आत्म्याना आज्ञा करतो आणि ते त्याच्या ऐकतात मग येशू बातमी ताबोडतो गालिला सर्व प्रदेशात पसरली येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लागलीच ते योहान व याकोब यांच्या बरोबर शिमोन व आंद्रिया यांच्या घरी गेले शिमोनाची सासू तापाने बिछाण्यावर पडली होती तेव्हा त्यांनी ताबडतोब येशू तिच्याविषयी सांगितले तो तिच्याकडे गेला आणि तिला हाताला धरून त्याने उठविले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली संध्याकाळ झाली आणि सूर्य असताला गेल्यावर त्यांनी सर्व आजारी लोकांस आणि पछाडलेल्या लोकांस त्याच्याकडे आणले तेव्हा सर्व शहर घरापाशी दारापुढे जमा झाले त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली पण त्याने भूतांना बोलू दिले नाही कारण ती त्याला ओळखत होती अगदी पहाटेच अंधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला तेथे त्याने प्रार्थना केली शिमोन व त्याच्या सोबत असलेले येशू चा शोध करीत होते आणि जेव्हा त्यांना तो सापडला तेव्हा ते त्याला म्हणाले सर्वजण तुमचा शोध करीत आहे तेव्हा येशू त्यांना म्हणाला आपण जवळ पाचच्या ठिकाणी जाऊया म्हणजे मला तेथे देखील उपदेश करणे शक्य होईल कारण त्या कारणासाठीच मी बाहेर पडलो आहे मग तो सर्व गालिलातून त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला एक कुष्ठरोगी हो येशू आला व त्याच्या गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची विनंती केली तो येशूला म्हणाला जर तुमची इच्छा असेल तर तुम्हा मध्ये मला शुद्ध करण्याचे सामर्थ्य आहे येशू ला त्याची दया आली मग त्याने हात लांब केला आणि त्याला स्पर्श केला व त्याला म्हणाला मला तुला बरे करावयाचे आहे तुझा कुष्ठरोग बरा हो आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला येशू त्याला सक्त ताकीद दिली व लगेच जाण्यास सांगितले येशू त्याला म्हणाला पहा याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस परंतु जा आणि स्वतःला याजकाला दाखव व स्वतःच्या शुद्धीकरणासाठी मोशेच्या आज्ञेप्रमाणे अर्पण कर हे यासाठी कर की तू शुद्ध झाला आहेस याची त्या सर्वांना साक्ष पटावी परंतु तो मनुष्य गेला व त्याने मोकळेपणाने सांगण्यास सुरुवात केली व बातमी पसरविली याचा परिणाम असा झाला की येशूला उघडपणे शहरात जाता येणं म्हणून तो एकांत एकांतवासात राहिला आणि चहो बाजूंनी लोक त्याच्याकडे आले